नाम असे त्यांची नाव जे आहे ते परि एकतीय ब्रह्म नेहना तुलनात्मक विचार केला तर इच्छा आहे म्हणून मी इच्छा म्हणजे आपण वेगानंतर हकाश करून सांगितलं पुन्हा पुन्हा सांगतात विश्व हे इच्छा आहे ते का विष्णु मे जगत वैष्णव विष्णु मयत जे है जगत विष्णुमय है मिलता है विश्व है परब्रह्म परमात्मा स्वरूप सोन्याचा विश्वास अलंकार आहे मग अलंकार आणि सोनं वेगळा आता वेगाला जाणार आहे आता सोडलं जाणार आहे सोन वेगांतापेक्षा सुद्धा भक्तीशास्त्राची शिकवण कितीतरी पटिनी श्रेष्ठ आहे परमात्मा न केला त्या आमच्या मला ऐकायचंय असा परिस्थिती म्हणा प्रचंड होतो प्रचंड मोठा आणि बाजूला होता अतिशय आहे अलंकार आहे त्यावरचा जो रोज होता तो आकाशाला घेतला होता इती जो तो आपने नहीं। तो काही गोपा उत्सुक मुखा नाही बलराम आणि श्रीकृष्ण काय करायचे श्रीकृष्ण शिकला आपण वर्चा आणि श्रीकृष्णाजक त्या सगळ्या दोघांना विरणार वाळता वाढ का असं श्री कृष्ण आकाराने मोठवला त्याच्या दिले नाही फार जर तुला दिला नाही फार ठरलं नाही श्रीकृष्णाने त्याच्या वरच्यावर भगत्या एका हात धरला खालच्यावर एका हात धरला आणि कापड उत्पादन लॉंगा लोक आणि मग कृष्णा आयुर्वाद होतात म्हणून बर नाहीतर आमची लक्ष आम्हाला गोहा तो या चीरफाया पसरू किती निर्जनेचे वाढायच्या आणि राजा ही सगळी घाती या गोपाळांनी आपल्या नाताना एक वर्षभराच्या काळावधी सांगितली आणि वर्षभर काय केलं वर्षभराच्या कावली त्या ब्रह्मदेवानी सत्य मुलांना गोपाळांनी वर्षभरानंतर आपापल्या माता पित्यानं घेतली गोपाळ गोपी म्हणून आल्या हा मंद पुत्र जो आहे ना हा दिसतो आपल्याच मुलांना जातो पण तो विलक्षण हे सामान्य त्याच्या ठिकाणी काहीतरी गैरशक्ती आज नव्यापर्यंत काही जणांच्या मनात गरबी शक्य आहे काम करतो आता कृष्णाचा उपक्रम होता की रोज काही गाई आणि रोज एका ठिकाणी रोज शिका का वासरांना धुमलं चालला मिळालं पाहिजे दुसरी तोड मिळवून मिळालं पाहिजे त्यानंतर त्यांना येऊन येत पाणी पिण्यासाठी येऊन आजवलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपल्या मुलांना खेळायला प्रशस्त चालला पाहिजे यासाठी रोज उद्या माहिती तिथे आता शोधून बना ते ते होति आणि आणि वृक्षाच्या बसवायच मग त्या हवा असायचं तिथं रवन करता भगवंताने आपल्याला तुम्हाला आम्हाला ही रवंग करण्याची सोय दिलेली नाही त्यामुळं त्याच्यामध्ये लालोत्पादात ला आणि पचनाला मदत करणारा व्यवसाय त्याच्याबरोबर तो घात पुढायचा आणि जर दात आहे तो पर्यंत आता आम्हाला काय मिळतात राह मिळतात आणि बाकी किरकल त्यामुळे तू जा मी घेतोच नाही असे त्यामुळं दा घडत नाही आणि दातापर्यंत किर्टल म्हणायचं कोण कोण एवढ्या अभिनया एकाचा प्रमुखाचा प्रमुख मी पहाय आणि करायची असं मग या ने लाभ लांब येईल ना ना आणण्यासाठी ढाळी न सापडे जीवनाची हो जी, जी जीवन पद्म पद्म होी जरी दे संसार घेऊन कुठे राहणार मला म्हणजे किती पेरी भरती पी टी उषा दोन्ही पाय पाय बघ ना तसंच आला आणि रानाच्या पाहिजे चिंतन करायचं असेल धर्मातल्या धर्म करते बरोबर संसार करणं पासच नाही पाहत नाही दोष संसाराला पासावं पण न गोवंतांनी केंद्र टोला मारला तो केंद्र तो उडा तो त्या जमुनेच्या पात्रामध्ये अकांड पाणी होत पण त्या अकांड पाण्याचा कोणालाही उपयोग होत नव्हता ते पाणी दूषित झालेले होते पाणी विषय झालं होत किती विशाल झालं होत त्याच्यातल्या विषारी वातावरणात जर तरी पक्षी उडत गेले तर ते खालच्या विषारी वाजवणी म्हणून बरायचे इतकं ते पाणी विषारी हलवत त्यामुळं काढल्या नावाचा महादर्प आपल्या कुटुंब परिवाराबाई त्या अलोणीच्या राहत होता त्यामुळे एवढ्या पाण्याचा बरेच दिवस कृष्णाचा विचार होता की या काही आधारित त्याला त्याच्या मूळ स्थानी पडत त्याला पाठवायचं निमित्त पाहिजे ना निमित्त पाहिजे आता निमित्त झालं आणि तो ते पडत आणण्यासाठी म्हणून कृष्ण निघाला निवण्याच्या राजा कृष्णा आमचं आई त्या योजनेच्या विषारी तो काही उद्याला धोका झाला नंद बाबा यशोदा माता आम्हाला काय म्हणतील की तुम्ही कसा जाऊन निघाला जो तो तर एक प्रचंड वृक्ष होता दोन माणसांनी आणि आपल्या कवी इतका मोठा त्याचा वृंदा त्या वृंदावर कृष्ण सर सर सर सर दुवरती पर्यंत अनेक भांड्याचा प्रसाद होता त्या एक किती भक्कम आहे नाही ना मोडणार नाही ना आपल्या फांदीच्या टोकापर्यंत जाता येणार त्याला पाण्यामध्ये मुटका मारला वर्ण पाण्या उडी मारण्याचे प्रकारे मुटका मारण गट्टा मारण सूर मारण असे वरण पाण्यापुढी मारण्याचे प्रकारे त्याला पोचायच त्याला मी काय म्हणतो ते करेल वाटत पोहणीत पटायचो कृष्णा वैगा महापुर आला आयुर्वेद पुलाच्या कट्टर्यावर नोळी टाकायची आणि हरिपूर्व निघायच हरिपूर्वला निघाला नि नाही मग नरसवाची वाई <laughs> <ना था। laughs> नाही तर बिलकुल पण होता एकूण मारला आणि किती वेळ तुझ्या तळाप्र जाऊ नको कृष्णा आधी जाऊ नको आली जाऊ नको आई बघा जाऊ नको म्हणाली कृष्णा तिथ पाण्याच्या पृष्ठभागावर मुलगुडी येऊ लागली कोरड ज्या अर्थी गुरगुडी येत आहे त्या अर्थी कृष्ण आटकला आता काय कोंडानी काय सांगायचं <स्थीज़ारी> की आमचं ऐकलं नाही म्हणून येतो आग नंदोड म्हणजे आता कृष्ण नाही तर काय करायचं मी तो घालतो कृष्ण म्हणून परवाही म्हणलं पाण्यामध्ये येऊच नाही घालते म्हणून लोहाच्या टाट्या म्हणतो मागवतोय काय आता खाली उद्या शिकायच्या होत्या एक उठा आधी ना उठले ना आजपर्यंत आपण हा काय हा परिसर पूर्ण होतो पूर्ण सुरक्षित आला पूर्ण आला का आला असे म्हणून म्हणाली येताना आपले पाया जाताना आपल्या पाया नाही आले तर जातोच नाही परत पुन्हा जातो कृष्णाच्या अंगावर त्याच्या आम्हाला कृष्णाने आपला आकड वाढवायला सुरुवात केला आपण वाढू लागला त्यावर त्याची मनची योजना चालली आहे मस्तका वस्त्र ते ढिले बोलू लागले ते खेळ झाले त्याची ताकद कमी कधी तो माणिक व्हायचा कधी प्रसंगायचा त्याला तो अर्धान्याला त्याला कृष्णाच्या यासाठी तो संधी सुखाची याच्या मनमस्थानी दौश करायचा स्थान मारायला हवा नाही पण त्याला समजून कृष्णाने था, था, का संधी साधली पाण्या काल्या पाण्यात कृष्ण पाण्यात कृष्णाने काल मस्तकावर आणि मस्तकावर मारल्याच श्री कृष्ण नृत्य करू लागले नाचू लागले त्याचा परिणाम तो काल रक्त ओठू लागला त्याला रक्ताचा आणि तुला अक्षीम होऊ लागतात कृष्णाला काय तुझं माझ्या नाही तुला मारण्यामध्ये मला मारायचं फक्त इथलं तू आपला कुटुंब परिवार घेऊन ज्या रमना दिवसा आला असणार त्या रमना दिवसा परत जाऊन मारला नाही मारायचं नाहीये तुला काय करणार मी तो दृष्टांतो सांगू का तुम्ही काढून नसोरा स्टेटमेंट आहे तू पुन्हा पुन्हा मी गांधीना खून केला नाही त्यांचा व्रध केला रामानी रावणाचा वध केला कृष्णानी कंसाचा वध केला कृष्णानी सूचनेचा वध केला तसा आणि गांधींचा वर केला कोधीच्या बद्दल माझ्या मनात आलेलं आहे अत्यालय राष्ट्रपिता म्हणून पण पंचावन्न कोटी रुपये आणि देशाची भी तुकडे तुकडे असून ते आले पण कायम होणार नाही निर्धिकांनी काय अनुभवलं त्यांचं त्यांची विधेय वाटला की वाग म्हणून मी त्याला जबाबदार महात्माजीचा वर केला महात्माजी मला राष्ट्रपिता म्हणून विरोध करते काय सांगितलं निर्वाचित आले ना काय त्यांची अवस्था होती मला आठवतं निर्वाचित जे आले सत्तेचाळीस साली अरे अगदी पाहणी म्हणजे पाहण्यासाठी टोले जण मुखाम आज निर्वासित निर्वाचित राहिलेले नाही कोल्हापूरजवळ गांधीनगर पहा पुण्याजवळ पिंपरी पहा मी दृष्टांत म्हणून सांगितलं आणि सांगतो विचार घरात शर्मान घ्या शेवटचे पेशवे पालखीतनं ब्रह्मावृताराला निघून गेले माणूस बरोबर किती किती नेणार काय काय काय घेऊ शकणार पेशवे देशमुळ झाले पण पेशवे गरपाडी गायकवाड शिंदे पटवर्धन इंचकर पंत सचिव पंतप्रतिनिधी ती मंडळी बरवस्त राहील म्हणजे जवळचे आणि ते परमार सोन्याचे ताप सोन्याची ताप सोन्याचे वाटे सोन्याची भाषा आणली होती आज तो आहे त्या व्यक्तीचा देशांतर केलं नाही परि म्हणजे कृष्णा पाणी सोडून आमच्या वस्त्रांशी माझी पायरू घेऊन आलो इथं उगत आलो का तुझं वाहन जे गरुड आहे त्या गरुराच्या भीतीमुळे मी इच्छा आलो आणि मला माहिती दरुर इथे येऊ शकत नाही जर गरुडा इच्छा होत यांचं काय वहिए जर्मान करीके शरुपार मुंदी नहों दे असवहिए तो गरूरी से युशकत मनु नहीं मनुया शुर्ट शिद्जागी नीए उन रहे दोए असवहिए दो नहीं पिटना में लेग महरमान नहीं पर आता कुझ जाब कोई आता को आमद गरूर तुझा पड़ मी इथून बाहेर पडला परतो माझा निकाल नाही पाहणार होता काढून ते म्हणून पण कशा तो भरत आहे तो धुळ आहे की याच्या आधारित पुराण गेले ना पण राजा जतन करता पडत राजा जे सेवक है राज्य का राष्ट्रध्वज है तो सामाने की जीव देना विनाई की भाषा है अपने सामने ज्ञानेश्वर महान पति नहीं कर मी पचित पचित मित्र मतलब राजा पत्र खाद शिक्का सरकार पत्र आ सरकार कपड़ा मग कभी उड़ाई हो बापर सांभाळ आम्ही आपल्याकडे हे बापेवर आम्हाचं रक्षण करणं पचित पालन करणं एक आणि मी तुझ्या दुजाचं तुला फक्त आत्मन करून देतोय सांभाळाव्यास आता तुझ्या मस्तद्वावर नृत्य केल्यामुळं माझ्या पावलाचे मस्तवावर म्हटले आता तो गरु आपल्या प्राणी चरण तुझ्या मस्तकी काही करणार नाही ना गरु आणि हा कार्यालय का वैगू झालं होतं राजा परिषदेला तोही इतिहास सांगताय राजा सर्व राज वचनच असे सार्थ आहे आणि सोप सांगतो सांगतो जीव जीवस जीवन ठेवू दे कुठ तरी मातीचा उंचवता झालेला दिसतोय याचा अर्थ काय विचार कुठतरी कुठतरी उंचवता होत नाही कुणाच्या तरी मोर्चा झाल्याचं कुणाच्या तरी नफा होत नाही फक्त नफा किती वेळ व्हावा त्या धर्मशास्त्राने मर्यादा आहे मराठी पुस्तकामध्ये नाट्यछका हा मराठी साहित्याचा मोठा छान प्रकार होता आता जवळ काळामध्ये वृत्त झालेला दिवाच्या नाट्यछका नाट्य होती पंत महिले राव चरोप आहे दुःखाचा पंतांची विटा झाल्याने पृष्ट रामान आली नीज्ये, नीज्ये, तो रोज कोणाच्या कुणाचा घात जातो त्यापेक्षा आपण सुरू तीनशे सात दिवस येत ना विभागी त्याची क्रम आहे अमोद दिवशी अमोल सर्वात त्या मंडळीने गरोडाचा आहार भक्त म्हणून आपल्या कुटुंबाची व्यवस्था बाकी तरी कधी कुणावर काही सांगता येत नाही आणि आज ग्रंथ आला त्यावेळी पाहिजे आम्ही काय नाही आली पार पाडणे काय करतो माझं तिथं शिरवी पडली चिडला आणि म्हणून आपलं रोमान निर्बात याचा कृष्णाला आश्वासन दिलं की आता गरुण काही करणार नाही तुझा काय आपल्या परिवाराला घेऊन पुन्हा येऊन येतन रोमान प्रश्न को राजा देहादेवजी या युनीच्या प्रवाच्यासाठी कल्याण उपास आणि बाबा माझे का मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही तुझं पक्ष आहे का आणि मी तू संध्याबद्दल करतोय तोपर्यंत करू नको ना मी तू गेल्याबरोबर काय आहे तू काही आहे त्याला इतर आणि माहिती म्हणून काळ्या पुराणात नाही त्याला सूत्र आहे सूत्र बसत आहे त्याला आता काळजी गेला कालांतराने पाणी निवडलं याला इतका मोठा आजोबा उपयोगी करू लागलो सुंदर चरित्र आणि सुंदर चरित्रित्रांगित्रे ती लिला जी आहे ना ती छोटी वादा झाली भागामध्ये त्या लिलेच नाव किर हरळ ते आरळ कुणाच गोको कुमारिकांच पत श्रीकृष्ण चरित्र जर चालित असेल तर ते श्रीमंत भागवंतची पुरवणी हरिवंशात पद्म पुराणात योजना आहे त्यातन पाहुत म्हणजे मग मिरा सुरदास तुलसीदार्नदेव आहे ना म्हणतात याच कृष्ण चरित्र पाहू पण आम्ही कृष्ण चरित्र पाहतो की महात्मिक अगो ज्या लोकुमारींची त्यांनी वस्त्र आरण केली त्या कुमारी होत्या कुमारी म्हणजे त्यांना मोठा अनुभव झालेला नव्हता आलेलं नव्हत आणि नुसतं त्यांचं ज्या लोक कुमारींची वस्त्र कृष्णाने आरळण केली त्या जीवतील साडेचार ते पाच वर्षाच्या आणि मुली आणि कृष्णा देवेंदे सहा आपण मंत्रि मंजीवंधन व्हायचं होत कौसाला देवी चिरंजीवांचं मंजू बंदन केलंय आता मूर्त लांबचा मग सोडून आणि मग मी साढ़ा प्रश्न है साढ़े सात पांच वर्ष कुमारी कव एक विचार हो करना क्षमता है नाही आपल्या हाताची आपल्या आपण नाही ज्ञानच नाही ते वेळच नाही म्हणलं तर आम्ही नको ते बोलण्याचं काही कारण नाही पण आपल्याला दिग्दर्शता होतात पडल्यावर वीस पंचवीस वर्षाचा आणि कृष्ण वीस एकवीस वर्षाचे गोपी नाहीये भागवतात काय म्हणतात व्यास काय म्हणतात शुक्र महाराज काय काय म्हणतात काय परिस्थिती काय परिस्थिती काय होत आणि दुसरी गोष्ट कृष्ण चरित्राला तारी माराव लागली लोक नाट्य म्हणतात त्यांचं काव्य त्यांचं काय महिलांच्या पंचयतल्या महिलांच्या भजन काम असतो ते काही म्हणतात काय साधी चितक्याची आणि नजर माझ्यावर वापरली कृष्ण गौरवणी गाथात असतील म्हणा ज्ञानदेवांच्या गौरणी म्हणा नाथांची गवणी म्हणा नामदेवांच्या गौरी म्हणा नेऊबाऱ्यांची गौरणी म्हणा काही सुंदर महाराज असं काही नाही होत घडा माझा पुटेल घडा काय म्हणत पण म्हणा आजही मुलींच वस्तू केले जाते साडेचा वर्षाच्या गौऱ्याच्या मुली आहेत ना त्यांचा एक माणूस होता सगळ्यांना असे वाटत होत होती कृष्णा अपेक्षा तुमची परवानगी वट साहेब सर्वगृह हरताळचे सर्व जन्मोजन पण त्याला नको आपण पण एका म्हणायला नको सांगतो तुम्हाला तुम्ही आपल्याला कधी म्हणून आनंद समजून घ्या पण त्यासाठी काय करावं त्यामुळे तुम्ही सांगितलं शक्ती स्वरूप आहे कोल्हापूर जा कोल्हापूर पासून जवळ जे लोड मी खाली गेलोनीच मंदिर सुंदर परिसर अतिशय सुंदर मंदिर आहे कात्यायनी रूपात तिथं शक्ती देवत आहे तर सूर्योदयाच्या पूर्वी उठायची पार्थिव पूजा आहे रोज मातीच लिंग करायचं सोड शक्य पूजा करायची नैवेद्या मध्ये रोज नवीन निमत आहे पार्थिव पूजा किंवा अजित माझा मध्ये म्हणामध्ये म्हणा भगवंत एक कोटी किंमत झाले तस त्याची वाढची रोड नवी तशी झाले तशी आणि त्यावर आवाहनापासून आरतीपर्यंत प्रार्थनेपर्यंत आणि मग आवाहित पूजन करताना आवाहन आणि विसर्जन नाही का त्या सुप्रतिष्ठित वस्तू त्याची कार्य स्वरूपात स्थापना केली आहे पंढरपुरामध्ये पांढर पात्थ म्हणतो आणि पूजन करत असताना कल्पना कि काळ उद्या झाल्यानंतर नृत्य नाट्य गायन अशा शैवीच्या द्वारा या परमात्म्याच जमिनी तस मनोरंजन केलं आणि त्या भगवंताला आपल्या उभे विश्रांती आहे तो विश्रांती परमात्मा त्याला विनंती करावी क्षमा कर तुला त्रास होणार आहे महिन्यासाठी कष्ट होणार आहे पण मी जे पूजे उपचार करतोय ते स्वीकारण्यासाठी या मूर्तीमध्ये या मानस उपचारातला मानव पूजेचा एक मोठा तर आता त्याचं पूजन करायचं महामायाची प्रार्थना करायची असं ते वृद्ध वृद्ध भंग होत होता काय करत होत्या आल्यामुळे होत्या आता सांगितलं पाच वर्ष अंगावर शिवकावते मध्ये यमा स्नान करायचं की त्याला काहीतरी फळ आहे एका फळ नाही निष्काम होत आहे तरी बाकी सोमवार बुधवार मंगळवार गुरुवार संकृष्टी पौर्णिमा आम्हा सगळी जे उपाय त्याच्या मागं काहीतरी हेतू आहे संकल्प आहे काहीतरी आपल्याला आवड आहे एका दिवस आहे अंघोळी कस येणार आवड कस करून येणारी कला कुठ म्हणून एक कृष्ण आपल्या सगळ्या कौकऱ्याला बरोबर घेऊन यांना त्यामुळे स्ना उतरलं भगवंताने त्यांची वस्त्र उतरली पुरुषाला स्नान त्यांच्या नंदरा करणार नाही त्यामुळे कृष्णा तुला असं शोधत नाही करणं असं करा दोन्ही हात देऊया उडवता शिव्य म्हणाला नमस्कार करा आणि उद्या पासून असं वस्त्र स्नान करू नका असं हे मुळामध्ये श्रीमंत भागवता मु चरित्र तो भगविता प्रत्येक जीवे आम्स सतान अध्यात्म एक एक प्रमे सांग मंत्री वस्त्र शब्द ज्यादा अर्थ नीता वस्त्र मीकृष्ण ने त्यांची वाचना कृष्णजीला एकही त्याच्यामध्ये अभ्यास मात्र प्रमय नाही भागवत सांगत असताना कृष्णजीला सांगत असताना त्यातला अध्यात्म जे आहे ना तेवढं काय ना पण सांगितलं पाहिजे नाही तर मग कृष्ण चरित्र इथून मनात नको होती दावी गेलं म्हणजे कृष्ण चरित्र निर्माण होती असल्यापेक्षा सुंदर चरित्र सांगताय पत्नी ज्या आहेत त्या यज्ञ पत्नी त्यावर केलेली कृष्णाने केलेली कृपा रोज जाईल वाच राखायला आमच्या पोटाशी काहीतरी भूकेची व्यवस्था करत आम्हाला नाही बोलत कृष्ण काही कारण करू नका मस्त येत वैदिक ब्राह्मण यज्ञी आहेत यज्ञ म्हणजे ते वैदिक पृथ्वी सु आहे यजवा आहे सगळे यज्ञांची आणि आवती अर्पण करण्याची लाकडी पात्र जे आहेत ना काही चौकणे काही पहिलीसारखी पण नाही काही लांबवे लाकडी पात्र उंबर किंवा पिंपळ ह्याच्यापासनं केली चवी पात्र ह्याची सिद्धता आणि सूर्योयापासून त्या दिवशीच्या मागण्या काळपर्यंत चाललंय त्या दिवशी माझ्या काही त्या दिवसाची पूर्ण होती यज्ञ नारायणाला आणि नैद्य आणि यज्ञ नारायणाचा प्रसाद म्हणून भोजन झालंय कारण अन्न तेच पण प्रसाद मिळण्याची त्याच्या मागची भावना जी आहे ना, आ आ आ आ आ आ ना आ आ की जे अन्न अन्न मिळत नाही तो प्रसाद होतो काही अंदाज द्वादशीला पानात राहला तो कुठल्या कुठला वाघूनच जातो त्याच्या दुःखीने बिडीने पान भात शिजतो काही प्रश्न नाही दाळत नाही आम्ही आचार माणसं आचारशी माणसं जेव्हा इशर आचार चुरा कळत नाही उकळत नाही आयकर घातलं होतो दार नाही शिजत मग काय झालेलं जे आमची शिल्लक राहिले तेव्हा घाम पाणी छानपिठाची कळबुळ्याची भाज्या भरपूर तेलाची पोरिक चालू घालायची काय आमची आम्ही काय केलं असं का जेवत असतात प्रसा प्रसन्नता समज सांगताय क्रियातीत आहे भगण क्रिया पण भावना क्रिया तीत आहे उंची माहिती यज्ञ करून तो तस य प्रसाद घेतले तुम्ही तिसर त्या म्हणतात जा तिची वैदिकृम धर्म पत्नी त्यांच्याबरोबर आलेल्या सिद्धी जाण्यासाठी त्यांना सांगत की राम कृष्ण आम्ही गोकाळात आलो आम्हाला भूक लागली फर्लेख निर्लेख पण म्हणजे फळ पदार्था नाही महेश्वर यांच्या भाजीच्या भाजी समोर पक्की रो असकट नाही गोष्ट नाही पण ते महाभारत नदी आता सभ्र की महाभारत नाही धन काढून भेट पाहून मुख्यपेठी नाटक आहे ना त्याचा एक प्रसंग आहे का अंकात एक त्याच्यात एक आहे की त्या तो त्यातला नायक जो आहे नावपेटीकातलं नाटक त्या चालू असता एका मातोश्रीने आपली गाडीने ते म्हणून देवी जे आहे आणि तू बिघू शकत तो ते चालू असत अरे तो किती कला मंत्र आहेत पहा काय सुंदर शिजर पाठवली किती माता द्यायच बाहेर केली तुझ्या ब्राह्मण जेवले होते काय का आम्ही गौरवांची मुलं आहोत रामकृष्णांच्या गुरु आलोय भूक लागली आहे आम्हाला रामकृष्णांनी पाठवलंय कराशात प्रज्ञनारायणासाठी म्हणून केले तुम्ही गौरवे काही जाणार नाही कोण करून पोला कृष्णाला कुठं पाठवलं आम्हाला भूकेली तर माणूस कुठं पाठवलं कृष्णाला लागलं काय करते कृष्णाला कळत पण तुम्ही कुठून गेला होता काय महाभावला तिथं चुकलं म्हणतात मग आता पळत महाभाऊ परत जायचं अरे जा पण आता महाभावातून जाऊ नका मग त्या मंपाच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूला आम्ही रामकृष्णांच्याकडे आलो म्हणल्याबरोबर सगळ्या उत्सुकतेने उभ्या राहिल्या बलराम आले कृष्ण आले आम्ही मथुरावासी भक्त कानाने ऐकतोय अजून डोळ्यांनी पाण्याच्या सहभागी कुठे आले त्याने नोट मोठी पात्र भरली आणि बऱ्याच दे साद पाऊल उतरायचं नाही जायचं नाही भूमिका बाकी सगळीच्या अंगात नसेल पाणी मी सांगतो ना जायचं का तुला माझ्या त्यावेळी तुझ्या वडिलांनी मला तुझंकृत कन्यादान करून दिलंय मला काय मी काय करड हा देह तुम्हाला दिला झुंबसा मी निघाल देह तिथेच आहे भागकार सुखम आम्ही देऊन करून सांगतोय वृत्ती रुपानी चित्त रूपानी बाकीच्या सगळ्या यज्ञपतींच्या आधी रामकृष्णांच्या कृष्ण तत्वाची एक रूप झाली मने हवी रूप गुंतल्या वाचना उदासन त्याच्या नाण करताय तेव्हा एका गौरणीमध्ये धंदफार छान एका गोविंदा पवित्र पावन परमानंदा तुझ्या नामाची आली ती वृत्ती आधी नाही बाकी मुलाने परा केली रामकृष्ण बोलून आलं आणि कृष्ण म्हणाला की काम केलं तुम्ही सगळ्या लोकांची भूक आता तुम्ही परत घरावर यज्ञ नारायणाची सेवा आहे तुमच्या साल्याशिवाय तुमचे पतीला यज्ञ आणि तसे पूर्ण करते आपली गरज आहे ना आपण परत जायला सांगू नको का आमच्याविषयी आता कोणी बरं बोलणार नाही आम्ही न जाणता न परवानगी घेता रिझर्वेशन आहे सांगून जायचं काय कारण म्हणा परंपरा आहे या घरात संस्कृती आहे त्या घरात ते स्त्रियास्त आहे पण कोणी जाणून मी घालून घेतो सुसंस्कृत असला तर तुम्ही जा कोणी तुमच्याकडं बाई बोलणार तुम्ही जास्त इकडे ग्राहकांमध्ये ना दुसरं म्हणजे गेल्या त्या माझ्या भाग्यवान आपण मुलं आपल्याकडे आली होती आपण रामकृष्ण पण आपल्या स्त्रिया भाग्यवान त्या गेल्या घेऊन गेल्या रामकृष्णांचं त्यांना दर्शन झालं असेल तिसरं एक म्हणजे आले स्वतःची निर्मचं का करून का करता, करता। खाकर एक बैंके अकाउंट एक प्रश्न नहीं जॉइंट अकाउंट नहीं ज्यादा परमार्थ पत्नी केवेट नहीं नव पत्नी पत्नी सुंदर अशा प्रकार कथा है गोकुला घर घड़बड़ नाच नी बोला विशेषतः महिलांवर आत होत्या मला वाटतं तर हे घरात चू पाहि सर्व करायला चूप असतं आतण वेदणं पण आता सूत्र सुद्धा मला वाटत अजून त्यांनी किती घेत या गोष्टी करताय प्रश्न कृष्णाच्या सगळ्या माता होईल काय काय कधी त्यांनी नंद बाबा की बाबा काळ कशाची पुरवत आहे आपण आपलं गुरुधन होत कोणत्याही पुराणात नशींच नाही नाय गोधन काय वास्त्र आहे पृष्ठ आहे आपण पाळणार हावसाय आणि त्या दिवस किरव्या गायाच्या भक्ताची चाऱ्याची निदान आपण काय नुकसान आणि आपल्या अंग भरपूर पाऊस पडतो आणि हा पाऊस पडतो तो करतो इंद्राच्या कृपेही पडतो म्हणून आलेले आमचे वेळी आजोबा पंडूबा आमचे कापू पडलोबा पुन्हा पण हा कायदा बनवायला नाही त्यामुळे आपण कृत्रा म्हणून इंद्राचं पूजन करतो तो पंधर इंद्राला नानाविध प्रकारचे हर्याचे दिवस तयार करायची पूर्व करायची कृष्ण म्हणजे बाबा ते तुम्हाला आपल्याला दोन मिळत पाऊस पडतो हे नावाने पण त्याच्यामुळे इंद्राच्या कृपेचा आपण जो दोन प्रमुख पडवत आहे ना त्या दोन करत त्याच्यावर मी खाली एका पाऊस पडतो मोठमोठ्या आणि मग येणाऱ्या आणि त्या बॉडीज आहेत काही मोठमोठे वास्तू सांगते कमर्शियल म्हणून जी टेकडी आपण निसर्गावर ही माफ करतोय निसर्ग आपल्याला एक दिवस सुधीर परवा आईसलँड मध्ये जो उद्रेक झाला किती विमान कंपन्यांना तोटा सुरू करावा लागला किती उद्या करावी लागेल किती लागना लांबण घ्यावी लागेल आपलं खरं नाहीचं महत्व आहे का आदर व्यक्त करायचा असेल तर गोरधानाचा पूजन करायचं असेल गोरखानाच नंद राहणार तू म्हणतोस ते मला तत्व तर मालक नाही गोपूक झाला बारीक बोलते मी या गोपांना नेता त्यांनी माझ्याकडून नेतृत्व मालक नाही आहे मी आपल्या आपल्याला देशच विकायला मिळाले देशाचा आपण मालकच आप अव्या मला हा हा प्रश्न अवघ्या चर्चेला बंदकारक मला इतक्याला आजी, आजी हत्यारी नाही मुक्त नाही इंद्रांनी पूजा करण्याच्या ऐवजी गोवर्धनाची पूजा करण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही मांडा मला काही नाही अजून आपल्याकडे पण बाबा हा विचार मांडा समाज असून मांडा उपयोग मांडा नंद विचार करून अगदी वेगळा विचार आहे नवीन विचार स्वीकारायला एकदम कुणी आता बऱ्याच उपयोगी घरी आपल्या बाजार पर्याय पर्याय जुना पर्याय नवा पर्याय आणि स्वीकारण्यासाठी अवघ्या मानसिकतेची काय लागते तर स्वीकारायला लागतो म्हणजे नाही स्वीकार आणि दुसरी करतो आणि काय करतो वयाची प्रयोजन झालं की अर्थ परंपरा आपण जे प्रयोजन झालं करत नाही महाराणी आरतीचं हात तापवतो म्हणत होती आपण त्यांच्या हातात जीवन करत काप त्यांच्या हातात आरतीच निरंजन शांत आपण निरंजन निद्र म्हणत नाही निरंजन शांत बांबी दुखली नाही अर्थ वेगळा आहे बांबी वाढवली आणि मग ते आले आम्ही मुलांनी त्यांच्या हातून चालून द्यायच नको निरंजन पडलं काही वेगळं आपले कुटुंब वगैरे काही म्हणाला निरंजन लावा ठेवा आरती करा आम्ही असं झालं ना म्हणून असत नाही मांडावा मांडावं पण विषयावर पण शेवटी ते गोपाळांच्या समोर सगळ्या उग्रवासियांच्या समोर विचार मांडला आणि मग काय म्हणलं तरी नक्या प्रकार च आमचे वडील आले पडले काही मूळ लोक करत होते म्हणतो आणि मग ते नंदा विजयाला इंद्राचा तो झाला तर आम्हाला सांभाळायची म्हणलं त्याच्याबद्दल सांगणार ना ना तुमचा निरोधी असत कृष्णाला खूप झाला मी सांभाळ पण आतापर्यंत जे लिला कायद्या होते ना त्यामुळे त्यांचा सुद्धा विश्वास अश्रद्धा होती पण निश्चय म्हणतो की परमात्मा आहे मनात समजूत किंवा वेगान आहे का खरीच आहे परमात्मा सांभाळत म्हणतो करून देऊया करून देऊया तुम्हाला दृष्टांत म्हणून इतिहास आहे आपला चारे गरीब उतरले एक दिवस एक गाड़ी घंटा होती घंटा बाज होता लोक उत्तम प्रेय है इच्छा वर्धक है पैसे पडत नाही त्या दुसऱ्या दिवशी आला तिसऱ्या दिवशी आला गिरायत नाही तुकड सुद्धा पण एकाच हिंदू आम्ही पुण्या नगरीतल्या नागरिकांनी काय मरणार तर निश्चित नाही पावले तरी काय होते वापरलेला चहा त्या लाभ दत्तरी आली उत्साह आणि दुसऱ्या दिवशी गावी आपल्या जिवढ्याला दुपट करायची पहि पण आता तू चहाला तो आता आणि जगमान्य प्रे रा नवीन कोणी स्वीकारत नाही तर असे भव्य दिव्य मोठ्या झंड्या असं पूजन झालं इंद्र म्हणून आजची तीच आमच्या घराची पूजन आहे आधी जीवन आमदार घेऊन जातात त्यांना आले की नाही आज पडते तरी पट्ट नाही प्रकरण आपण इतकी वर्ष आपण जातोय इंद्र इंद्र लोकात ना दास अपनी पैजे नही गोवर्धन पर्वता की गोवर्धन पर्वता काय करू मी वरुणा तुझ्या आजारी जे मेघ आहे की जे भक्त प्रलयकाली पडतात ते मोकळेकर त्यांना आज्ञा दिली त्याने आपली सर्व शक्तीपणावर करावा गोकुळ वृंदावन एक गोपाळ काय गायक आहे पण कुसू लागला पाऊस आणि मग गोपाळ होऊ लागली बनलो होतो ना कृष्णच ऐकलं काय काय पावसाची वेळ आहे गोव तुझ्या केवळ कार्तिक महिन्यामध्ये अन्नपूर्ण आले होते ना की इंद्री तिथि होती पूजन गोवर्धना कृष्ण तो ईक पा। है गाड़ी काम आम्ही काय करतो आम्ही काळजी करू नका मग ज्या गोवर्धन पूजन केले तो गोर आपल्याला आपल्याला वाटते कसा वाटले तुमच्या कायद्यातल्या गोवर्धनाच्या कायद्यात असून फेक भरून गोवर्धनाच्या भोवती सगळे उभे राहा हाताची काढी गोवध्याच्या आठवडे बाजाराचे कांदे बटाटे घेऊन आलो सागदा फिरून भाजीच वजन असतात एकदा कांद्यावर ठेवायची आज त्याला गोव्यात बाबा काय घड पाहिला पाठ्या आणि मंदिर अनुभव असा गोर भर पडत वर जाऊ लागला वर जाऊ लागला भरपूर उंच गेला कृष्णा ही वस्तू सगळं घेऊन लोक मनाच्या आज वेळ खाली घ्या पडू दे पाहून काय आणि काय म्हणलं कृष्णची आम्ही उचलला आणि हा बघा फक्त आपली त्याला जावल्या आम्हाला धरलंय कृष्ण म्हणून बद्दल तुम्ही उचलला काय पण आता कृष्णाने पडदा जस खाली आहे ना तसं मां तो वेळ करून खाली होऊन लागला कृष्णा महात्मा देखील खाल होता की सगळं गोकुळ धुऊन जन्माची आज बरेल पुन्हा गोराती पूजा करण्याचे नाव पोषक पाहिलं तर सगळं पाहायला आला सगळी म्हणजे इंद्राला कळेल की गोकुळात नंद नंद जो आहे नुसता दौऱ्याचा नजरा नाही ते साक्षात परब्रह्माने इंद्राने कृष्णाच्या पायावर लोकानंद प्रार्थना के लिए जलभा कृष्णाला अभिषेक किया कृष्णा पूजन किया अनेक सुंदर चरित्र की एकादशी का प्रयोग का नंद बाबा आपल्या गोकुळातल्या सहकारी गोपांच्या सर्वेत मध्ये स्ना केली सर्वांनी स्नान करून ते स्ना आपापल्या घरामध्ये पण नंदर बाबांची स्वामी परत यशवास पाहिजे अरे बाब गेलेच ना आम्हाला बाकीची सगळी मंडळी परत आली तुझ्या बाबा कुठे गेले काय तू कृष्णात जेवढे समोर आले भगवान काय नाही आमचे बाबा आम्ही त्यांना काही धोका दिलेला मग पण एवढं आम्हाला आठवत आहे की वरुन वेगवेगळे ना त्या वरुण देवतेने तीर्थ लोकांना वरुण लोकात घेऊन गेले एवढ आम्हाला श्री कृष्ण यमुनेच्या पात्रात वरुण लोकात खाली पात्राला श्री कृष्णाचं भव्य स्वागत केलंय वरुणाने त्याच्या सेवा आणि आपण काय घेण्याची गर्दी घेतली आम्ही आव असतो नाईला पाहिजे मला यायला पाहिजे तू कुठे बाबा आपल्या बाबा आणलं तुम्ही काही आपण इथं तुझ्या बाबा घेऊन आलो त्यामुळे शोध घेत आल्या आम्हाला आनंद आहे आपण जाण झालं नंदबाबांचं आणि कृष्ण आणि नंदबा आणि वस्तू अत्यंत आदरपूर्वक त्याला अभेद म्हणून दिले आणि मग वरून लोकात त्या स्वीकारून सन्मानपूर्वक अकऱ्यात तीनशे रुपयांना घेऊन कृष्णाची स्वारी ही गोकुळात प्रवेश के केशी नावाला कित्येक तरी असून जे जे काम साठावेत ना सगळ्यांचं निर्बंध रिखा मागवे अपार म्या थी थी। करी ज्ञानेश्वर असताना तिथे दैत्य वाढले याच्याबद्दल कल्पना करणार म्हणून को लीदा ना तुझी दिला पैसे तुझे अल्य म्हणजे ब्रह्मदेवाय करणार ब्रह्मदेवाला डोके किती म्हणजे मेंदू किती चार म्हणजे आपण त्या ब्रह्मदेवाला कळलं जाईल आणि आपल्याच मेंदू मूड घ्या काय लिहिला नाही करणार नाही मग लिहिलं कॉलेज विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी विशेषतः विद्यार्थी आम्ही आमच्या शिल्लक सायकल सुद्धा घेऊन गेली नाही आणखी रोख्याला मिळतो रामबाई नारायण कशाला विद्यार्थी मंडळी टू व्हीलर आणि काहीतरी भाग्यवान वसंत पॉलिटेक्निक आणि बिहारी वापर लालू प्रसादांचे अनुबंधी दोन पाठी मोटर्जेने जनरेटर आहे का त्याचं ऊर्जा निर्माण होणार मला सांगायचं ती जी ती रिंग आपल्या मोठ्या मिळवतात काही असतो त्या अर्थात कोणताही हेतू नाही म्हणजे कोणती क्रिया पण त्या क्रियेमध्ये कोणताही हेतू नाही काही माणसं शिकतात कुठं निघालं काही नाही शहर निघालो माणूस माणूस काहीतरी असेल ना भगवंताच्या लिला कोणताही हेतू नाहीये मेश्या पेटाही न रमते आनंद जो है तो आनंद द्विगुणित शतगुणित सहस्त्र करह काल लिहिलं आहे आपण खरंच करू शकत भाग या दशामध्ये पूर्व होणार नाही विषय पण आपण त्याला स्पर्श करून तरी थांबत अध्याय क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस भागवताचा दशम संघ पूर्व खंड अध्याय क्रमांक सत्तावीस ते एकतीस या पाच अध्यायाना राजपंचाध्यायी असं म्हणतात राजपंचाध्यायी म्हणजे महाराज जी काही भगवंतानीला दिली आहे ते महाराजांचं आहे त्याची सुरुवात भगवा रात्री सर्वोकल भगवान श्रीकृष्ण स्विता रात्री को शरद ऋतु वर्णन ऋतु वर्षा चारी वर्ग चांदू चांदी वर्वा चंद्रु को पड़े, सर ऋतु मे उत्तम ऋतु उत्तम ऋतु ऋतुमे सर्वोत्पूर्ण मल्लिका सर्व दृष्ट आश्विन पौर्णिमेची रात्र आहे दुधाधाती गुळ दाग असं चांगलं पडलंय आणि त्या वेळेला मल्लिका जातीच्या पुष्पविमी ज्या आहेत ना त्या गुलाने इतक्या वेळेला पान दिसायला तयार नाही आहे मुलगी ना पान आहे का, का नाही या आता संशय निर्माण झाला इतकीला लागलेली आहे पण जिज्ञास होती अभ्यासी एक फादर केवळ नावाचा अभ्यास महाराष्ट्रात आला दोन महाराष्ट्रात आणि ते मराठी भाषेचा अभ्यास केला गुरुदेवांच्या जीवनाची गोष्ट सांगतो एक शिकत असताना गुरुदेवांना तत्वज्ञान विषय शिकवायला प्रोफेसर उडे होत नावाचे एक इंग्रज उडे प्रोफेसर होत गुरुदेवांसारखा बुद्धिमान विद्यार्थी प्रोफेसर महाराजांशी तसंच त्याच्या आपल्याची गुरुदेवांनी ज्ञाने मराठी वाटायचं ज्ञान नाही गुरुदैवाने करून एक आणि मला इंग्रजीतन सांगू नका मी तुमचं तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे तुम्ही माझे मला विचित प्राध्यापक व्हा तुझ्या पक्षीचे व्हॅल्यू मला शिकायला गुरुग्रानी मराठी शिकवलं त्यांच्या पुष्पा माझी पुष्प मोगळी तैशी भाषा माझी मराठी आहे तो ब्रिटिश मला सांगतो गोड्या करायचा म्हणतोय की भाषेमध्ये उत्तम भाषा मराठी असं तीच करायचे प्रश्न आहे काही शब्द जातात आपल्याही शब्द कोश्यात बाहेर फेटले गेले झुंजू मंजू हा शब्द मला वाटतं हा थोड्या लोकांना आकर्ष मला झुंजू मंजू शब्दाला बरोबर आईचं सांगणार इंग्रजीतला शब्द नाही आधी चहाण्याला रोखणा त्या शहाण्याला झाला तर चालत मूर्खाला रुग्ण ते झाला परीक्षा वैद्य काय होत ताप नाही नाही कोकणात नाही पळत नाही प्रकार आहे ज्याला आपष्पा पुष्प मोदी उलाब कोणतो म्हणजे उलाच नाही बट मोर ली मां, आ, मां तो तरी भाषा आहे माझी चालली मराठी आहे मोगऱ्याची फुलं आरो तिथे एखाद्या एखादे वेगळी होते पण श्राळ भाजप आस कुठलं मोगऱ्याचं गुण पण भगवंता शिलाय भगवान सुंदर म्हणले काय विलाय अशक्य नाही नारायणात तेव्हा तो काय अशक्य जर विषय अत्यंत प्रेमाची भाषा संतांची ते आवडे कनिशी देवा तुला मना मेरू पर्वता होली राही काय बरोबर एवढी तुझी आभार शक्य आहे मला फक्त आमच्यावर बाकी काही करू नको जास्त आमच्या अन्यथा करतून सर्वतंत्र स्वतंत्र सर्वज्ञ सर्वे सर्वी शक्य है ना करू श्रदनिषद मै बोली संग नहीं है सोपे वाला समर्थन सारे श्लोक करून ते अवलंब आहे थोडेच आहे एकवीस पंचवीस आहे पण जसे समज म्हणते त्यात त्यांनी श्लोक आहेत ना मना भक्तीपंत आशाच वृत्तामध्ये तुकते काही श्लोक रुपये अवलंब आहे त्याच्या तुम्ही वाचिता होत नाही सुंदर झालं तो काय करतात एक करतो उद्योजक प्रायोजक प्रोग पाना तो सा चाहा तो ते शे दूधा चाहते गाड़न देना चाहिए जागतिक आहे मात्र अतिशय काळजी करून जाऊन झालं तेरा दुधात त्याची फार काळजी घ्यायची काय होतो आपण प्लॅन तयार करू खात उत्तम करत सगळं करू प्लॅन म्हणजे सगळं उर्जवळ जाईल वाटलं जाईल एक गिरॅन घेऊ प्लॅन तयार केला खाद्य उत्तम आणली आणवापूर मुंबईला कोणी सात रस्त्याला सेवापुरुभ सोडली नावाचं त्याच्या अग्र एक मोठी प्रचंड करत उत्तम मात्र उत्तम त्याच्या सरकार करायला नाही सगळं केलं फीड केलं आणलं वातावरण त्याने भरला दुधाची नाही ती जमीन बाहेर पडली देवा भगवंता वातावरण तैयार आंता लगे भगवान आप हा मनमोहनराज आहे त्याला वंशीधरा म्हणताय भगवताच श्लोक सांगायचा वंशी विभूषित नवनी भाजी जसराजी तारा सुरात हे श्लोक फार छान म्हणतो सुंदर म्हणजे वंशी विभूषित वंशी म्हणजे बात्री आता अनंदर कदंब वृक्ष अमरा आहे पण त्याच्यापेक्ष सांगतो विश्राम बागला गोविंद पालनि मध्ये राधाकृष्ण मंदिर आहे राधाकृष्ण मंदिरा मे कदंबा वृक्ष है अतिशय त्रिहंगी मानूया बोलता है नहीं। तो नहीं। टेक तो पै सर उज्ज पड़ा तो उज्वल पावै पालाकड़ पाठी आणि त्याच वेगळ्या दिशेला विरुद्ध दिशेला बनवलं आणि त्याच्या पुन्हा विरुद्ध दिशेला मानक तिसरा बनलो दे विचारे वेणू वाढू लागला नको वाचले ऐकला त्याचा परिणाम झाला त्याचं नाव परिणाम झाला यमुना तांबुळ पांबुळा युणा ते पशिस्त आले के लवकर घराघरामध्ये गो कुतन्या गो कृष्णशा मुली जाणी सुना सगळ्या धोक्या त्यांच्याही ताला पडला आणि त्याच्या कन्नड झाल्या वृंदावणी शब्द भाऊ आपलं कोळ असं झाले गोळे गुटले का दिसत नाही भाऊ शिवाय माया शिवाय वाटत वाटतो त्या स्वतंत्र काही परतंत्र सुनामी ऐकलं त्या पूर्ण परतंत्र आणि घरात उभड्याला लावायला पाण्याचा आणि भवानी चुका तो एक कर्मांच्या अधिकारी उपासनेचे अधिकारी आहेत अधिकारी एका ठिकाणी आम्ही एकमेकांना न सांगता आलो तर सगळे एकमेकांना आहोत पुढचं जे आली त्याच्या दुगनांनी इशारा मारला कि तो फार अडचण झाला